श्रीधरस्वामीकृत श्री हरिविजय अध्याय विसावा गुरुग्रही विद्याभासासाठी गमन कृष्ण व बलराम मथुरेत राहू लागले होते त्यांचे मुंजी झाल्या होत्या मथुरेत उग्रसेनाचे राज्य आले होते वसुदेव देवकी दोन्ही मुलांच्या सहवासात आनंदात होती कारागृहातच लग्नापासून राहिलेल्या देवकीबद्दल व वसुदेवाबद्दल सर्वांना उग्रसेनाबरोबरीने आदर होता लोक कृष्णाला व बलरामाला देवासमान मानू लागले त्या दोघांचे ठिकाणी बल ओज धृती क्षमा बुद्धी युक्ती प्रेमळपणा यांचा उत्कर्ष होता परंतु माणूस कितीही ज्ञानी असला तरी त्याला सद्गुरूला शरण जाऊन उपदेश घेऊन सेवा करून शास्त्र व धर्म यांचे ज्ञान रीतीनुसार मिळवावे लागते वसुदेवाने ठरवले की मुलांना अवंतीनगरीतील सांदीपणी आश्रमात पाठवावे कृष्ण व बलराम्रमाणे अवंतीस प्रयाण केदीपनेकड़े आदि वृत्त गे होते दोह की तनी होती चांधीपनी फार आनंद तपस्वी शांत ज्ञानी अशा तुषिना भगवंतान पूर्णावतारी जीवदशेल चैतन्याला शिक्षण देना मान मिलना होता और रामकृष्ण जेवं योर प्रणाम करू लगले चांधीपनी गला दाटूँ प्रेमाने तठवले व पोटाशी धरले कृष्णा देवदरल दर्शन आहे तुझे तू तु मजवळ राहणार याहून परमभाग्य ते काय धन्य तो वसुदेव धन्य ती देवकी देवमातास्ती आणि ज्यांनी तुझे व बलभद्राचे बालपणी संगोपन केले ते नंद यशोदाई परम सुखाचे अधिकारी धन्यते गोप गोपी ज्यांच्याशी तुम्ही खेळलात ते गोपाल बालक किती भाग्यवान मुलानो या सर्वांचे कुशल आहे ना सांदीपणींनी मुलांना आसनावर बसविले आश्रमात इतर काही मुले होती त्यांचा परिचय करून दिला त्यात सुदामा नावाचा एक ब्राह्मण मुलगा होता त्याचे त्याच क्षणी कृष्ण बलरामाशी सख्य जमले रामकृष्ण म्हणाले गुरुदेव आम्ही तन मनधनाने आता आपल्याला शरण आलो हो। आहोत आम्हावर कृपा करावी व उपदेश देऊन विद्या शिकवावी सांदीपणी म्हणाले कृष्णा मला गुरुपद देऊन तू ही वैष्णवी मायास दाखवीत आहेस तू ब्रह्मदेवाला ज्ञान दिलेस सनकाधिकानं शिकवलेस तू सगुण ब्रह्म आहेस सदा तृप्त व परिपूर्ण असणारा तू गोकुळात गोपांच्या घरी दुधाची लोण्याची चोरी करीत होतास असे ऐकले ही तुझी मायाच आणि जो खरा परत पर गुरु आहे तोच शिष्यत्व घेऊन माझेकडे येतो ही पण तुझी मायाच पण तू ही लोकांना रीत घालून देतोस म्हणून हा गुरूंच्या घरी निवास व विद्याभास आहे कृष्ण म्हणाला होय गुरुजी आम्ही बालभाव धरून शरण आलो आहोत तुम्ही वेद वेदांत सांख्य व्यवहार राजकारण याचा यथासांगा अभ्यास कड़ून करून घ्यावा हीच आमची विनंती ही। आहे कृष्ण म्हणाला होय गुरुजी आम्ही बालभाव धरून शरण आलो आहोत तुम्ही वेद वेदांत सांख्य व्यवहार राजकारण याचा यथासांग अभ्यास आमच्याकडून करून घ्यावा हीच आमची विनंती आहे सांदीपणींनी त्यांना आश्रमात राहायला सांगितले ऋषींची पत्नी हीच आता त्यांची माता व सांदीपणी हेच पालन करते पिता सुदामा व इतर विद्यार्थी यांच्या समवेत कृष्ण व बलराम त्या आश्रमात राहिले दोन महिने व चार दिवस एवढ्या थोड्या अवधीत कृष्ण व बलराम यांनी लौकिक व अलौकिक ज्ञान अपराविद्या व पराविद्या आत्मसात केल्या सर्व दर्शने सर्व वेद सर्व उपनिषदे यांचा त्यांनी अभ्यास केला योगी असूनही योगाभ्यास केला चांदीपणींनी त्यांच्या अभ्यासातील तीव्र गती पाहून मनापासून सर्व ज्ञान दिले पराविद्या सांगता सांगता गुरु व शिष्य या दोघांची समाधी लागे तेव्हा चांदीपणी कृष्णाला देहबुद्धीवर परत आणित चांदीपणींनी पत्नीला असे सांगितले होते की तू कृष्ण बलराम्यांना काही काम सांगू नको तरीही ते सेवाधर्म पालन करण्यासाठी कामे मुद्दाम मागून घेत व करीत एकदा काय झाले खूप पाऊस पडत होता आश्रमात इंधनाला लाकडे होती सर्द गुरुपत्नी सहज बोलली काय करावे घरात लाकडे ओली आहेत स्वयंपाक कसा करायचा हा प्रश्नच आहे असे म्हणून कृष्णाने मायाशक्तीने लाकडे कोरडी केली इतकेच नव्हे तर आश्रमात सर्व प्रकारचे वैभव निर्माण केले सर्व सुखसोयी निर्माण केला विद्या पूर्ण झाली कृष्ण व बलराम सुदामा गुरुपाशी बसले होते गुरुदक्षिणा द्यायची होती कृष्णाने आश्रमात आधीच वैभव आणले होते आता तो गुरुदक्षिणा देतो असे म्हणत होता गुरुजी आपण आमच्याकडून विद्या पूर्ण करून घेतलीत आता आम्ही मथुरेला जाऊ सुदामा माझा मित्र आहे तोही आता घरी जाईल तो, तो पुन्हा मला केव्हा भेटेल आपणाला मी केव्हा भेटेन आम्ही गुरुदक्षिणा काय देऊ कृष्णा मला काहीच नको तुझ्यापेक्षा जगात अन्य काही आहे की जे मी मागू सांदीपणी म्हणाले तुला धन दे, संपत्ती दे वगैरे सांगणे म्हणजे दुर्दैव होय गुरुपत्नी म्हणाली कृष्णा आमचा एक मुलगा होता तो अल्पायुष्य ठरला सागर तीरावर तो गेला असता त्याला बुडून मृत्यूत आला आम्ही त्यामुळे दुःखी आहोत निपुत्रिकच आहोत तो तू तो पुत्र तू आम्हाला आणून का कृष्ण म्हणाला गुरुवार कृपा करून आपण मजबरोबर समुद्र तिरी चलावाई ते दोघे समुद्राजवळ गेले कृष्णाला पाहतात समुद्राने देवतारूप घेतले व तो सामोरं आला कृष्णाला नमन करून म्हणाला स्वामी आपण येथे कोणत्या प्रयोजनाने आला आहात मी आपली कोणती कोण कौन्... मी आपली कोणती कोणती सेवा करू कृष्णाने विचारले सागरा हे माझे गुरु सांदेपणी यांचा पुत्र तुझ्या जलरूपात मरण पावला तो कोठे आहे सागर म्हणाला मत्स्यराज तिमिंगल यांना मी बोलवतो त्याला थे माहीत आहे सागराने बोलाले तेव्हा तो मत्स्यराज आला त्याने सांगितले पंचजन नावाचा जो दैत्य आहे त्याने तो गुरुपुत्र गिळला आहे हे मला माहीत आहे कृष्णाने पंचजन दैत्याचा शोध घेतला तो सापडताच त्याला आव्हान दिले त्याच्याशी लढाई करून त्याचे पोट चिरले पण गुरुपुत्र त्यात नव्हता पंचजन मरणासनं झाला होता गुरुपुत्र तर सापडला नाही आणि त्याचा मात्र व्यर्थ प्राणांत तो कळवून म्हणाला देवा तुमच्या हातून माझा मृत्यू व्यर्थच होत आहे माझ्या देहाचे सार्थक करा आपण माझे मध्यभागी चिरलेले शरीर रूपाने आपल्या हाती धारण करावे माझ्या या देहरूपी पात्रातील जलाने तुमची पूजा केली तरच ती सफल व्हावी असे वरदान मला द्यावे कृष्णाला हे योग्य वाटले त्या दैत्याला मुक्ती देऊन त्याने शंखरूपाने त्याचे शरीर हातात घेतले मग तो यमाकडे गेला कृष्णाला यमाने गुरुपुत्राचा सूक्ष्म देहासह जीवात्मा आणून दिला मग कृष्णाने गुरुपुत्राला सुंदर देह दिला भूलोकी समुद्र तीरावर चला आणले चांदीपणींना पुत्र भेट घडवली चांदीपणी कृष्ण व गुरुपुत्र आश्रमात आले गुरुपत्नीने धावत येऊन मुलाना उचलून घेतले तिचा आनंद गगनात मावेना आश्रमात सर्वत्र आनंदी आनंद झाला आनंद नंतर सुदाम्याने गुरूंचा निरोप घेतला कृष्ण व बलरामये गुरूंचा आशीर्वाद घेऊन मथुरेस परत आले पंचजनाच्या शरीराचे शंखरूप म्हणजेच कृष्णाचा पाचजन्य शंख आणि शंखोदकाने विष्णूला सार्थ व सफल ठरते ती त्याला दिलेल्या वरदानामुळे गुरुभक्ती गुरुसेवा आणि कृष्णाचा पराक्रम यांनी दिव्य झालेला हा अध्याय फार बोधप्रद आहे त्याच्या वाचनाने व श्रवणाने दुरीते दूर होवत अध्याय वीस समाप्त श्रीकृष्णार्पणमस्तू